अध्याय बारावा श्रीमद भागवताची संक्षिप्त विषय सूची सूत म्हणतात भगवत रूप महान धर्माला नमस्कार असो विश्वविध्यात्या भगवान श्रीकृष्णांना नमस्कार असो आता मी ब्राह्मणांना नमस्कार करून श्रीमद भागवतोक्त सनातन धर्म सांगतो हे ऋषींना आपण मला जो प्रश्न विचारला होता त्यानुसार मी भगवान विष्णूंचे हे अद्भूत चरित्र सांगितले हे सर्व माणसांनी ऐकण्या योग्य आहे यामध्ये सर्व नाहीसे करणाऱ्या श्रीहरींचे संकीर्तन झालेले आहे ते श्रीहरी सर्वांच्या हृदयात विराजमान सर्वांच्या इंद्रियांचे स्वामी आणि प्रेमी भक्तांचे जीवन सर्वस्व आहेत या पुराणामध्ये निर्गुण अशा परब्रह्माचे वर्णन आलेले आहे त्या ब्रह्माच्या ठिकाणीच या जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय यांची प्रचिती येते या पुराणात त्याच परमतत्वाच अनुभवात्मक ज्ञान आणि त्याच्या प्राप्तीची साधन याविषयी स्पष्ट उल्लेख कलि आह पहिल्या स्कंदात भक्तियोग आणि त्यामुळ उत्पन्न होणाऱ्या वैराग्याचे वर्णन आलिपरीक्षिताची कथा आणि नारदचरित्र आलिब्राह्मणाचा शाप झाल्यानंतर राजर्षी परीक्षिताच प्रायोपव आणि ब्रह्मर्षी श्री शुकांचा आणि त्याचा संवाद ही कथा आह योगधारणीने अर्चिराजी गती ब्रम्हदैव नारद संवाद अवतारांच वर्णन तसंच सुरुवातीपासून प्राकृतिक सृष्टीची उत्पत्ती इत्यादी विषयांच वर्णन दुसऱ्या स्कंधामध्ये आह तिसऱ्या स्कंधामध्ये विदूर आणि उद्धव यांचा संवाद विदूर आणि मैत्रिय यांची भट आणि संवाद पुराण प्रश्न आणि प्रलय कालातील स्थिती यांच निरूपण कलिआहे नंतर गुणांच्या क्षोभामुळे झालेली प्राकृतिक सृष्टी महत्त्व इत्यादी सात प्रकृती विकृती आणि यांच्यापासून उत्पन्न झालेली कार्यसृष्टी ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि त्या विराट पुरुषाची स्थिती यांचे वर्णन आहे त्यानंतर स्थूल आणि सूक्ष्म काळाचे स्वरूप लोकपद्माची उत्पत्ती समुद्रातून पृथ्वीवर आणताना केलेला हिरण्याक्षाचा वध देवता पशुपक्षी आणि मनुष्यंची सृष्टी रुद्रांची उत्पत्ती ज्यापासून स्वायंभू मनू आणि स्त्रियांमध्ये उत्तम अशी आद्य रूप स्त्री शतरूपा यांचा जन्म झाला त्या अर्धनारी नराच्या स्वरूपाचे विवेचन कर्दम प्रजापतीचे चरित्र त्यांच्यापासून मुनिपत्न्यांचा जन्म महात्मा भगवान कपिलांचा अवतार आणि ज्ञानी कपिलदेव आणि देवहूती यांच्यातील संवाद हे प्रसंग आहेत ऋषिनो चौथ्या स्कंदामध्ये मरीची इत्यादी नऊ प्रजापतींची उत्पत्ती दक्ष यज्ञाचा विध्वंस ध्रुव आणि पृथ्चे चरित्र प्राचीन बर्ही आणि नारद यांच्यामधील संवाद ही वर्णनं आहेत पाचव्या स्कंधामध्ये प्रियव्रताचे उपाख्यान नाभी ऋषभ आणि भरताचे चरित्र द्वीप वर्ष समुद्र पर्वत आणि नद्यांचे वर्णन ज्योतिष चक्राचा विस्तार त्याचबरोबर पाताळ आणि नरक यांच्या स्थितीचे निरूपण आलेले आहे शोनकाली ऋषींना सहाव्या स्कंधामध्ये पुढील विषय आलेले आहे प्रचांपासून दक्षाची उत्पत्ती दक्षकन्यांची कन्यांची संतती आणि तीपासून देवता असुर मनुष्य पशु पर्वत पक्षी इत्यादींचे जन्म आणि भृत्रासुराची उत्पत्ती आणि त्याला परमगती सातव्या स्कंधात द्वितीपुत्र हिरण्य आणि हिरण्याक्ष तसेच महात्मा प्रल्हाद यांची चरित्रा आलिली आह अठरा स्पन्नामध्ये मन्वंतराची कथा गजेंद्र मोक्ष निरनिराळ्या मन्वंतरात होणारे जगदीश्वर भगवान विष्णूंचे अवतार कूर्म, मत्स्य वामन धन्वंतरी हयग्रीव इत्यादी अमृत मिळवण्यासाठी देव आणि दैत्यांचे समुद्रमंथन आणि देवासूरसंग्राम इत्यादी विषयांच वर्णन आह नव्या स्कंधामध्ये इक्ष्वाकूचा जन्म त्याचा विस्तार, महात्मा सुद्युम्न इला आणि तारा यांची उपाख्याने सूर्यवंशाचा वृत्तांत शशाद नृग इत्यादी राजांची वर्णने सुकन्येचे चरित्र शर्याती खटवांग मांधाता सौभरी सगर बुद्धिमान कुकत्स आणि कोसलेंद्र श्रीरामांचे सर्व पापहारी चरित्र निमीचा देहत्याग जनकांची उत्पत्ती यांच वर्णन आह भृगुश्रेष्ठ केलेला कलिपृथ्वीवरील क्षत्रिय संहार चंद्रवंशी पुरुरवा ययाती नहुष, दुष्यंत नंदन भरत शंतनू आणि त्याचा पुत्र भीष्म ययातीचा ज्येष्ठ पुत्र यदू याचा वंशविस्तार अशी मुख्यतः राजवंशांची वर्णन यात आह सौनकादी ऋषींन याच यदुवंशामध जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला होता त्यांनी अनेक असुरांचा संहार केला त्यांच्या लीला इतक्या आहेत की त्यांचा कोणा कोणालाही अंत लागत नाही दहाव्या स्कंधामध्ये त्यांचे वर्णन आहे वसुदेवांच्या घरी जन्म गोकुळात मोठे होणे पुतनेचे प्राण दुधासह पिऊन टाकणे लहानपणी शकट उलथून टाकणे तृणावर्त बकासूर आणि वत्सासूर यांचा वध धेनुकासूर आणि प्रलंबासूर यांना त्यांच्या परिवारासह मारणे दावाग्नीने घेरलेल्या गोपांचे रक्षण कालिया नागाची मस्ती जिरवणे अजघराच्या मिठीतून नंदबाबांना सोडवणे गोपकन्यांचे कात्यायनी व्रत त्यामुळे भगवंतांचे प्रसन्न होणे यज्ञपत्न्यांवर कृपा ब्राह्मणांना पश्चाताप गोवर्धन धारण केल्यावर इंद्र आणि कामधेनू यांच्याकडून येऊन भगवंतांना यज्ञाभिषेक शरद ऋतूच्या रात्रीमध्ये गोपींसह रासकेडा दुष्ट शंखचूड अरिष्ट आणि केशीचा वध अक्रूराचे आगमन आणि रामकृष्णांचे मथुरेकडे प्रस्थान श्रीकृष्ण विराहाने गोपींचा आक्रोश मथुरा दर्शन कुवलया पीड हत्ती मुष्टी, चाणूर कंस इत्यादींचा वध सांधीपणी गुरूंच्या मृतपुत्राला परत आणणे मथुरेत असताना श्रीकृष्णांकडून उद्धव बलराम यांच्यासह यादवांचे प्रिय करणे जरासंधाने आणलेल्या सैन्याचा पुष्कळ वेळा वध कालयवनाचे मुचुकुंदामार्फत भस्म द्वारका निर्माण स्वर्गातून पारिजातक आणि सुधर्मा सभा आणणे भगवंताकडून युद्धात शत्रूंना पराजित करून रुक्मिणीचे हरण युद्धात महादेवांच्या वर जुभ्रणास्त्राचा प्रयोग बाणासुराचे हात तोडणे भूमासुराला मारून कन्यांचे पाणी ग्रहण शिशुपाल पौंडरक शाल्व दुष्ट दंतवक्र शंभरासूर पीठ मूर पंचजन इत्यादी दैत्यांच्या सामर्थ्याचे वर्णन आणि भगवंतांकडून त्यांचा वध काशी दहन पांडवांना निमित्त करून पृथ्वीचा भार उतरवणे अकराव्या स्कंधात भगवंतांकडून ब्राह्मणांच्या शापाचे निमित्त करून यदु संवाद श्रीकृष्ण आणि उद्धव यांचा अद्भूत संवाद संपूर्ण आत्मज्ञान आणि धर्मनिर्णयाचे निरु, निरूपण आणि भगवंतांचा आत्मयोगाच्या प्रभावाने मरत्या लोकाचा त्याग हे विषय आले आहेत बाराव्या स्कंधामध्ये निरनिराळ्या योगांची लक्षणे आणि त्या योगातील व्यवहार कलियुगात माणसांची अधर्मप्रवृत्ती चार प्रकारचे प्रलय तीन प्रकारचा उत्पत्ती ज्ञानी राजर्षी परीक्षिताचा शरीरत्याग वेदांच्या शाखांची निर्मिती मार्कंडेय मुनींची सुंदर कथा भगवंतांच्या अंगउपांगांचे स्वरूपकथन आणि विश्वात्मा सूर्याचे गणांचे वर्णन आलेले आहे शौनकादी ऋषींनी या ठिकाणी आपण मला जे काही विचारले होते ते मी तुम्हाला सांगितले इथे मी सर्व प्रकारे भगवंतांच्या लीला आणि त्यांच्या अवतार चरित्रांचेच वर्णन केलेले आहे जो मनुष्य पडताना पाय घसरला असता दुःख भुगत असता किंवा शिंकाली असताही विवश होऊन का होईना उच्च स्वरात हरे नम असे म्हणतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो ज्याप्रमाणे सूर्य अंधार घालवतो किंवा सोसाट्याचा वारा उधळून लावतो त्याप्रमाणेच भगवान श्रीकृष्णांचे संकीर्तन केले किंवा त्यांच्या लीलांचे श्रमण केले तर ते स्वतःच येऊन भक्तांच्या हृदयात विराजमान होतात आणि त्यांचे सर्व दुःख नाहीसे करतात ज्या वाणीने अधोक्षज भगवंतांसंबंधी बोलले जात नाही ती वाणी निरर्थक सारहीन होय आणि जी वाणी भगवंतांच्या गुणांनी परिपूर्ण असते तीच परमपावन तीच मंगलमय आणि तीच सत्य आहे या वचनाने भगवंतांच्या पवित्र यशाचे गायन होते तेच रमणीय आवडणारे आणि नवनवीन मानावे तेच नेहमी मनाला परमानंदाची अनुभूती देत राहते आणि तेच माणसाचा सगळा शोकसागर आठवते जी वाणी भगवान श्रीकृष्णांच्या जगाला पवित्र करणाऱ्या यशाचे कधीच गायन करीत नाही ती वाणी साहित्य गुणांनी परिपूर्ण असली तरीही कावळ्यांसारख्या माणसांनाच आवडायची ज्ञानान कारण निर्मळ हृदयाचे साधूजन जिथे भगवंत असतात तिथेच निवास करतात या उलट ज्या वाणीत साहित्यदृष्ट्या दोष आहेत परंतु जिच्या प्रत्येक श्लोकामध्ये भगवंतांची सूचक नावे गुंफलेली असतात ती वाणी लोकांच्या सर्व पापांचा नाश करते सत्पुरुष अशाच वाणीचे श्रवण गायन आणि कीर्तन करीत असतात निर्मल ब्रम्हज्ञान जर भगवंतांच्या भक्तिविरहीत असेल तर ते, ते मुळीच शोभत नाही जे कर्म भगवंतांना अर्पण केलेले नसेल ते कितीही श्रेष्ठ प्रतीचे असले तरी नेहमी अमंगलच होय ते सुंदर कसे असू शकेल बरं वर्ण आणि आश्रम यानुसार आचरण तपश्चर्या आणि अध्ययन यांच्यासाठी जे अपरंपार परिश्रम केले जातात त्यांचे फळ म्हणजे फक्त यश किंवा संपत्तीची प्राप्ती परंतु भगवंतांच्या गुणांचे श्रवण कीर्तन इत्यादी मात्र त्यांच्या श्री चरणकमलांची स्मृती कधीच नाहीशी करीत नाहीत भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांची नित्य राहणारी स्मृती सगळे अमंगल नष्ट करते परमशांती देते अंतःकरण शुद्ध करत भगवंतांची भक्ती निर्माण करते आणि वैराग्यानेयुक्त असे भगवंतांच्या स्वरूपाचे ज्ञान देऊन साक्षात्कार घडवत हे ऋषींनो आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आहात कारण आपण नेहमीच आपल्या हृदयात सर्वात्मा सर्व शक्तिमान आदिदेव अशा भगवान नारायणांची स्थापना करून त्यांचे भजन करीत असता ज्यावेळी राजर्षी परीक्षित अन्न त्याग करून मोठमोठ्या ऋषींनी भरलेल्या सभेमध्ये श्री शुक्रदेव महाराजांच्या तोंडून श्रीमद कथा ऐकत होता त्यावेळी मीही तिथेच बसून त्या परमऋषींच्या तोंडून हे आत्मतवाचे श्रवण केलेले होते आपण मला यावेळी ते आठवण करून दिली शवनकादी ऋषींनो ज्यांची प्रत्येक लीला श्रवण कीर्तन करण्या योग्य असते त्या भगवान वासुदेवांचे महात्म्य हो, मी तुम्हाला सांगितले ते सर्व अशुभ वासना नष्ट करणारे आह जो मनुष्य एका एक प्रहर किंवा एक क्षणभर का होईना हे ऐकवितो आणि जो श्रद्धेने स्वतःला खात्रीने पवित्र करून घेतो जो मनुष्य द्वादशी किंवा एकादशीच्या दिवशी याचे श्रवण करतो तो दीर्घायुषी होतो आणि जो संयमपूर्वक हो निराहार करून याचा पाठ करतो तो पापरहित होतो जो मनुष्य अंतकरण ताब्यात ठेवून उपवास करून पुष्कर मथुरा किंवा द्वारका नगरीत या पुराण संहितेचा पाठ करतो तो भयापासून मुक्त होतो जो मनुष्य याचे श्रवण किंवा उच्चारण करतो त्याच्या त्या, त्या संकीर्तनाने देवता मुनी सिद्ध पितर मनु आणि राजे संतुष्ट होतात आणि त्याच्या मनोकामना पूर्ण करतात ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेदाचा पाठ केल्याने ब्राह्मणाला मध तूप आणि दुधाच्या नद्या म्हणजे सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होते तेच फळ श्रीमद भागवताच्या पाठाने सुद्धा मिळते जो ब्राह्मण संयमपूर्वक या पुराण अध्ययन करतो त्याला स्वतः भगवंतांनी वर्णन केलेल्या परमपदाची प्राप्ती होते हिच्या अध्ययनाने ब्राह्मणाला प्रज्ञा प्राप्त होते क्षत्रियाला समुद्रापर्यंतच्या भूमंडळाचे राज्य मिळत वैशाला कुबेराची संपत्ती मिळत आणि शूद्राची सर्व पापांपासून सुटका होते। सर्वांचे स्वामी आणि कलियुगातील पापांचे ढीग उद्ध्वस्त करणारे जे भगवान श्रीहरी त्यांचं वर्णन करणारी पुराणे पुष्कळ आहेत परंतु त्या सर्वांमध्य सगळीकडे भगवंतांच वर्णन आढळत नाही यामध्ये मात्र प्रत्येक कथा प्रसंगांमध्ये पदोपदी सर्व स्वरूप भगवंतांचेच वर्णन केलेले आहे जे जन्म मृत्यू इत्यादी विकारांनी रहित देश काल इत्यादी मर्यादांपासून मुक्त तसेच स्वत आत्मतत्वसुद्धा आहेत जगाची उत्पत्ती स्थिती प्रलय करणाऱ्या शक्तीसुद्धा ज्यांचे स्वरूप आहेत ब्रह्मदेव शंकर इंद्र लोकपाल लोकपालसुद्धा ज्यांची किंचितची सुद्धास्तुती करणे जाणत नाहीत त्या परमात्म्याला मी नमस्कार करीत आहे ज्यांनी आपल्या स्वरूपातच प्रकृती इत्यादी नऊशक्तींचा संकल्प करून या चराचर जगाची उत्पत्ती केली आणि जे तिचे अधिष्ठानही आहेत तसेच ज्यांचे परमपद फक्त अनुभूती स्वरूप आहे त्या सनातन देवाधिदेव भगवंतांना नमस्कार असो श्री शुकदेव आत्मानंदामध्येच निमग्न असल्यामुळे त्यांची भेददृष्टी संपूर्णपणे नाहीशी झाली होती तरी सुद्धा श्यामसुंदराच्या मनोहर लीलांनी त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले म्हणूनच त्यांनी सुद्धा जगातील प्राण्यांवर कृपा करण्यासाठी भगवत तत्व प्रकाशित करणाऱ्या या महापुराणाचा विस्तार केला त्याच सर्व पापहारी व्यासनंदन श्री शुकदेवांना नमस्कार करतो अध्याय बारावा समाप्त